अध्याय पाचवा दुहेरी अकर्मावस्था योग आणि संन्यास खंड सतरा कर्म मनाचा आरसा संसार ही फार भयानक वस्तू आहे पुष्कळ वेळा त्याला समुद्राची उपमा देतात समुद्रात जिकडे पहावे तिकडे पाणीच पाणी दिसते तसेच संसाराचे आहे संसार सर्वत्र भरून राहिला आहे कोणी एखादा घरदार सोडून सार्वजनिक कामात पडतो तर तेथेही त्याच्या मनात संसार ठाणे देऊन बसलाच असतो एखादा मनुष्य गुहेत जाऊन बसला तरी तेथेही त्याच्या विधभर लंगोटीत ओतप्रोत संसार भरून राहिलेला असतो ती लंगोटी त्याच्या ममतेचे सारसर्वस्व होऊन बसते लहानशा नोटेत हजार रुपये जसे भरलेले असतात त्याप्रमाणे त्या, त्या लहानशा लंगोटीतही अपार आसक्ती असते पसारा सोडला व्याप कमी केला एवढ्याने संसार कमी झाला असे नाही दहा पंचवीसांशकाय किंवा दोन पंचमांश काय दोहोंचा अर्थ एकच घरात बसा वा वनात बसा आसक्ती जवळच असते संसार लेश ही कमी होत नाही दोन योगी हिमालयाच्या गुहांमध्ये जाऊन बसले तेथेही परस्परांची कीर्ती परस्परांच्या कानावर गेली तर ते जळफळू लागते सार्वजनिक सेवा करणाऱ्यातही असाच प्रकार आढळतो संसार हा असा हा धून पाठीस लागला असल्यामुळे आपण स्वधर्माचरणाची मर्यादा जरी स्वतला घालून घेतली असली तरीही तेथे संसार सुटत नाही अनेक उलाढाली करण्याचे सोडून इतर व्याप करून स्वतःचा संसार जरी लहान केला तरी तेथेही सारे ममत्व भरून राहते राक्षस जसे लहान होत मोठे होत तसेच या संसाराचे लहान मोठे झाले तरी राक्षस ते राक्षसच दुर्निवारत्व हवेलीत किंवा झोपडीत सारखेच आहे स्वधर्माचे बंधन घालून जरी संसार प्रमाणबद्ध केला तरी तेथेही अनेक झगडे उत्पन्न होतील व तुम्हास संसार नकोसा होईल तेथेही अनेक संस्था अनेक व्यक्ती यांच्याशी संबंध येऊन तुम्ही त्रस्त व्हाल तुम्हा नको नको असे होईल तुमच्या मनाची तेव्हाच कसोटी आहे स्वधर्म आचरू लागलो एवढ्याने अलिप्तता येत नाही कर्माची व्याप्ती कमी करणे म्हणजे अलिप्त होणे नव्हे मग अलिप्तपणा कसा मिळवायचा त्यासाठी मनोमय प्रयत्न पाहिजे मनाचा सहकार असल्याशिवाय कोणतीही गोष्ट सिद्ध होत नाही एखाद्या संस्थेत बाप मुलाला ठेवतात तेथे तो मुलगा पहाटे उठतो नमस्कार घालतो चहा घेत नाही परंतु घरी येताच दोन दिवसात ते सारे सोडतो असे अनुभव येतात मनुष्य म्हणजे मातीचा गोळा नाही जो आकार त्याच्या मनास देऊ पाहाल तो त्याच्या मनाने घेतला तर पाहिजे ना मन जर आकारात बसले नाही तर बाहेरची ती सर्व तालीम व्यर्थ गेली म्हणावयाची त्यासाठी साधनात मानसिक सहकाराची फार आवश्यकता आहे साधन म्हणून बाह्य स्वधर्माचरण व आतून मनाचे विकर्म दोन्ही गोष्टी हव्यात बाह्य ही आवश्यकता आहेच कर्म केल्याशिवाय मनाची परीक्षा होत नाही सकाळच्या प्रशांतवेळी आपणास आपले मन अत्यंत शांत आहे असे वाटते परंतु जरा मूल रडू दे की ती मनाची शांती काय किंमतीची होती ते दिसून येईल बाह्यकर्मे टाळून उपयोगी नाही बाह्य कर्मांतून आपल्या मनाचे स्वरूप प्रगट होते वरून पाणी निर्मळ दिसते परंतु त्यात दगड टाका लगेच घाणवर येईल तसेच आपल्या मनाचे आहे मनाच्या अंतःसरोवरात ढोपर ढोपर घाण साचलेली असते बाह्यवस्तूशी संबंध येताच ही घाण दिसून येते त्याला राग आला असे आपण म्हणतो राग का बाहेरून आला तो आत होताच मुळी मनात नसता तर दिसताच ना लोक म्हणतात खादी नको ती मळते रंगीत खादी मळत नाही तीही मळतेच परंतु दिसत नाही पांढरीखादी मळलेली दिसते ती बोलते मी मळले मला धू अशीही बोलणारी खादी माणसास आवडत नाही त्याप्रमाणेच आपले कर्मही बोलते कर्म तुम्ही रागीट आहात की स्वार्थी आहात की आणखी काही आहात ते प्रगट करते कर्म आपले स्वरूप दाखविणारा आरसा आहे यासाठी कर्माचे आभार मानले पाहिजेत आरशात तोंड मळलेले दिसले तर का आपण आरसा फोडू नाही उलट त्या आरशाचे आभार मानू तोंड स्वच्छ करून पुन्हा पाहू त्याप्रमाणे कर्मामुळे आपल्या मनातील खळमळ बाहेर पडतात म्हणून का कर्म टाळावयाचे ते कर्म टाळल्याने का निर्मळ होणार आहे कर्म करावयाचे आणि निर्मळ होण्याची उत्तरोत्तर खटपट करावयाची एखादा मनुष्य गुहेत जाऊन बसतो तेथे कोणाशी संबंधच येत नाही त्याला वाटते आपण आता अगदी शांतमती झालो आहोत त्याला गुहा सोडून एखाद्या घरी पुढील जाऊ द्या तेथे एखादे खेळकर मूल दाराची कडी वाजवते ते बालब्रह्म त्या नाद ब्रह्मात तल्लीन होते परंतु त्या निष्पाप मुलाची ती कडी वाजविण्याची क्रिया त्या योग्याला सहन होत नाही तो म्हणतो काय कार्ट्याने कटकट चालविली -कट आहे गुहेेत राहून त्याने आपले मन इतके दुबळे केलेले असते की इवलाही धक्का त्याला सहन होत नाही जराशी कडी वाजली की पुरे याच्या शांतीची बैठक मोडते अशी दुबळी स्थिती काही चांगली नाही सारांश आपल्या मनाचे स्वरूप समजून घेण्यासाठी कर्माचा फार उपयोग आहे दोष दिसले म्हणजे ते दूर करता येतील कळलेच नाही तर प्रगती खुंटली विकास ते दूर करण्यासाठी विकर्माची योजना करावयाची आत असे विकर्माचे प्रयत्न रात्रंदिवस चालू झाले म्हणजे मग कालांतराने स्वधर्म आचरित असताच अलिप्त कसे राहावे कामक्रोधातीत लोभ मोहातीत कसे राहावे हे समजून येईल कर्म निर्मळ करण्याचा सारखा प्रयत्न होऊ लागला म्हणजे पुढे निर्मळ कर्म सहज होऊ लागेल निर्विकार कर्म वरच्यावर सहजतेने होऊ लागले म्हणजे कर्म केव्हा झाले याचा पत्ताही लागणार नाही कर्म सहज झाले म्हणजे त्याचे अकर्म होते सहज कर्मालाच अकर्म म्हणतात हे आपण चौथ्या अध्यायात पाहिले कर्माचे अकर्म कसे होते ते संतांच्या चरणांपाशी गेल्यास समजेल असेही चौथ्या अध्यायाच्या शेवटी शेवटी भगवंतांनी सांगितले ही जी अकर्म स्थिती, ती वर्णावयास वाणी अपुरी आहे खंड अकर्म दशेचे स्वरूप कर्माची सहजता समजण्यासाठी आपण परिचयाचा एक दृष्टांत घेऊ लहान मुल प्रथम चालावयास शिकते त्यावेळेस त्याला किती कष्ट पडतात त्याच्या चालण्याचे आपण कौतुक करतो बाळ चालाल लागला असे आपण म्हणतो परंतु पुढे ते चालणे सहज होते एकीकडे चालतो गप्पाही मारतो चालण्याकडे लक्षही नसते तसेच खाण्याचे आपण लहान मुलांचे उष्टावण करतो जणू खाणे म्हणजे मोठेच काम परंतु पुढे खाणे हे सहज कर्म होते मनुष्य पोहावयास शिकतो तेव्हा किती कष्ट होतात प्रथम पोहताना दमतो परंतु पुढे इतर श्रम करून थकला तर म्हणतो चला जरा पोहावयास जाऊ म्हणजे बरे वाटेल पुढे ते पोहणे मेहनतीचे वाटत नाही शरीर सहज तरंगते श्रमणे हा मनाचा धर्म आहे मन त्यात्या त्या कर्मात गुंतलेले असले तर श्रम होतो परंतु कर्मे सहज होऊ लागली म्हणजे बोजा वाटत नाही कर्म जणू अकर्म होते कर्म आनंदमय होते कर्माचे अकर्म होणे हे आपले ध्येय आहे या ध्येयासाठी स्वधर्माचरणरूप कर्मे करावयाची ती करीत असताना दोष दिसतील ते दूर करावयास विकर्मांची कास धरावयाची आणि असा अभ्यास करीत गेले म्हणजे मनाची अशी एक ठेवण होते की कर्माचा यत्किंचितही त्रास होत नाही हजारो कर्मे हातून होत असताही मन निर्मळ शांत राहते तुम्ही आकाशाला विचारा बा आकाशा तू उन्हाने करपून जात असशील पावसात ओले ओलेचिंब होत असशील थंडीत कुडकुडत असशील आकाश काय म्हणेल ते म्हणेल मला काय काय होते ते तुमचे तुम्ही ठरवा मला काही माहीत नाही पिसे नेसले की नागवे लोकी येऊन जाणावे वेडा मनुष्य नागवा आहे की नेसलेला आहे ते लोकांनी ठरवावे विड्याला त्याचे भान नाही भावार्थ एवढाच की स्वधर्माचरणाची कर्मे विकर्माच्या सहाय्याने निर्विकार करण्याची सवय होता होता ती स्वाभाविक होतात मोठे मोठे प्रसंगही मग कठीण वाटत नाहीत कर्मयोगाची अशी ही किल्ली आहे किल्ली नसली तर कुलूप फोडता फोडता हाताला फोडी येतील परंतु किल्ली सापडली की कि क्षणात मोकळा कारभार कर्मयोगाच्या या किल्लीमुळे सर्व कर्मे निरूपद्रवी वाटतात ही किल्ली मनोजयाने मिळते मनोजयाचा अविरत प्रयत्न हवा कर्मे करताना जे मनोमळ दिसतील ते धुऊन टाकण्याचा प्रयत्न हवा म्हणजे मग बाह्य कर्मांची कटकट -कट वाटत नाही कर्माचा अहंकारच नाहीसा होतो कामक्रोधाचे वेग नष्ट होतात क्लेशांची जाणीव नाहीशी होते कर्माचीही जाणीव उरत नाही एकदा मला एका भल्या मनुष्याने पत्र लिहिले अमुक इतका रामनामाचा जप करावयाचा आहे तुम्हीही यात भाग घ्या आणि रोज किती करणार ते कळवा तो मनुष्य आपल्या बुद्धीप्रमाणे खटपट करीत होता मी त्याचा दोष म्हणून सांगत नाही परंतु रामनाम ही मोजावयाची वस्तू नाही आई मुलाची सेवा करते ती का तिचा रिपोर्ट प्रसिद्ध करते रिपोर्ट प्रसिद्ध करील तर थँक यू म्हणून तिच्या ऋणातून मुक्त होता येईल परंतु आई रिपोर्ट देत नाही ती म्हणते मी काय केले मी काही केले नाही ते का मला ओझे आहे विकर्माच्या सहाय्याने मन लावून हृदय ओतून जेव्हा मनुष्य कर्म करतो तेव्हा ते कर्मच राहत नाही ते अकर्म होते तेथे क्लेश कष्ट वाकडे तिकडे काही नाही ही जी स्थिती तिचे वर्णन करता येणार ना नाही या स्थितीची अंधुक कल्पना आणून देता येईल सूर्य उगवतो परंतु मी आता अंधार दूर करीन पाखरांना उडायला लावीन लोकांना कर्मे करावयास प्रवृत्त करीन असे त्याच्या का मनात असते तो उगवतो तेथे उभा राहतो त्याचे ते, ते अस्तित्व विश्वाला चालना देते परंतु सूर्याला त्याचे भान नाही तुम्ही जर सूर्याला म्हणाल बा सूर्या तुझे अनंत उपकार तू किती अंधार दूर केलास तर तो सूर्य बुचकळ्यात पडेल तो म्हणेल चिमुटभर अंधार मला आणून दाखवा मग तो जर मला दूर करता आला तर मी म्हणेन की हे माझे कर्तृत्व अंधार सूर्याकडे घेऊन जाता येईल का सूर्याच्या अस्तित्वाने अंधार दूर होत असेल त्याच्या प्रकाशात कोणी सद्ग्रंथ वाचित असतील तर कोणी अत्सद्ग्रंथही वाचित असतील कोणी आगी लावतील तर कोणी परोपकार करतील परंतु या पापपुण्याचा जबाबदार ना सूर्य नाही सूर्य म्हणतो प्रकाश हा माझा सहज धर्म आहे माझ्याजवळ प्रकाश नसेल तर काय असेल मी प्रकाश देतो असे मला माहित नाही मी असणे म्हणजेच प्रकाश प्रकाश देण्याच्या क्रियेचे कष्ट मला माहीत नाही मी काही करीत आहे असे मला वाटत नाही सूर्याचे जसे हे प्रकाशदान स्वाभाविक आहे तसे संतांचे असते त्यांचे जगणे म्हणजेच मुळी प्रकाश देणे तुम्ही ज्ञानीपुरुषाला जर म्हणाल तुम्ही महात्मे सत्यवादी आहात तर तो म्हणेल मी सत्याने चालणार नाही तर दुसरे करू तरी काय मी विशेष काय करतो ज्ञानीपुरुषाच्या ठिकाणी असत्यता संभवतच नाही अकर्माची ही अशी भूमिका आहे साधने इतकी नैसर्गिक व स्वाभाविक होतात की ती झाली आणि गेली हे समजतही नाही इंद्रियांना ते सहज वळणच पडते सहज बोलणे हित उपदेश असे होते अशी जेव्हा स्थिती प्राप्त होते तेव्हा कर्म हे अकर्म होते ज्ञानीपुरुषाला सत्कर्मे सहज होतात किलबिल करणे हा पाखरांचा सहज धर्म आहे आईची आठवण होणे हा मुलाचा सहज धर्म आहे त्याप्रमाणेच ईश्वराचे स्मरण होणे हा संतांचा सहज धर्म होतो पहाटे कुकुचकू कु करणे कोंबड्याचा सहज धर्म आहे स्वर समजावून देताना भगवान पाणिनीने कोंबड्याच्या आरवण्याचे उदाहरण दिले आहे पाणिनीच्या वेळेपासून आजपर्यंत कोंबडा पहाटे आरवत आहे म्हणून का कोणी त्याला मानपत्र दिले आहे कोंबड्याचा तो सहज धर्म आहे त्याप्रमाणेच खरे बोलणे भूतमात्री दया कुणाचे उणे न पाहणे सर्वांची शुश्रूषा करणे वगैरे सत्पुरुषाचे कर्म सहज चाललेले असते ते केल्याशिवाय तो जगणारच नाही कोणी जेवला म्हणजे का आपण त्याचा गौरव करतो खाणे पिणे झोपणे ही जशी सांसारिकाची सहज कर्मे तशीच सेवा कर्मे ज्ञानांची सहजकर्मे उपकार करणे हा त्याचा स्वभाव होतो मी उपकार करणार नाही असे जरी तो म्हणाला तरी त्याला ते अशक्य आहे अशा ज्ञानीपुरुषाचे ते कर्म अकर्मदशेला आले आहे असे समजावे या दशेलाच संन्यास ही अति पवित्र पदवी दिलेली आहे संन्यास म्हणजे अशी ही परमधन्य अकर्मदशा या दशेलाच कर्मयोगही म्हणावे कर्म करीत असतो म्हणून तो योग परंतु करूनही करीत आहे असे वाटत नाही म्हणून तोच संन्यास अशा काही युक्तीने तो कर्म करतो की त्याचा लेप लागत नाही म्हणून तो योग व करूनही काहीच केले नाही म्हणून संन्यास खंड एकोणीस अकर्माची एक बाजू योग संन्यासाची कल्पना काय आहे काही कर्मे सोडणे काही कर्मे करणे अशी कल्पना आहे काय अशी कल्पना नाही संन्यासाची व्याख्यासमुळी अशी आहे की सर्व कर्मे सोडणे सर्व कर्मांतून मुक्त होणे कर्मे यत्किंचितही न करणे म्हणजे संन्यास पण कर्म न करणे म्हणजे काय कर्म फार चमत्कारिक आहे सर्व कर्मसन्यास होणार कसा मागून पुढून सर्वत्र कर्म व्यापून आहे अह बसलात तरीसुद्धा ती क्रिया झाली बसणे हे क्रियापद झाले केवळ व्याकरणाच्या दृष्टीनेच ती क्रिया झाली असे नव्हे तर सृष्टीशास्त्रातही बसणे म्हणजे क्रियाच झाली बसून बसून मांडी दुखायला लागते बसण्यातही श्रम आहेत न करणे हे सुद्धा जिथे कर्म ठरते तेथे कर्मसन्यास व्हावा तरी कसा भगवंतांनी अर्जुनाला विश्वरूप दाखविले ते सर्वत्र पसरून राहिलेले विश्वरूप पाहून अर्जुन भ्याला व घाबरून डोळे मिटले परंतु डोळे मिटून पाहतो तो ते आत दिसू लागले डोळे मिटले तरी तरीसुद्धा जे दिसते ते कसे टाळावे न केल्यानेही जे होते ते कसे टाळावे एका मनुष्याची गोष्ट आहे त्या माणसाजवळ सोन्याचे मोठे मोठे मौल्यवान दागिने होते ते दागिने एका मोठ्या पेटीत तो बंद करून ठेवणार होता नोकराने एक भली मोठी लोखंडाची पेटी करून आणली ती पाहून तो गृहस्थ म्हणाला काय मूर्ख आहेस अरे अजागळा तुला सौंदर्याची काही कल्पना आहे का असे सुंदर मोलाचे दागिने आत ठेवावयाचे तर ते काय या घाणेरड्या लोखंडाच्या पेटीत ठेवावयाचे चांगली सोन्याची पेटी करून आण नोकराने सोन्याची पेटी करून आणली आता कुलूपही सोन्याचे जा सोन्याच्या पेटीला सोन्याचेच कुलूप शोभेल तो गृहस्थ दागिने लपवावयास गेला सोने झाकायला गेला परंतु ते सोने झाकले की फाकले चोरांना दागीने शोधण्याची गरजच नाही उडवावी पेटी म्हणजे झाले सारांश कर्म न करणेसुद्धा कर्म करण्याचाच एक प्रकार होतो इतके जे व्यापक कर्म त्याचा संन्यास कसा करायचा अशा कर्माचा संन्यास करण्याची रीतच मुळी ही की यच्चयावत कर्मे करत राहून देखील ती गळून पडतील अशी युक्ती साधायची असे जेव्हा होईल त्यावेळेसच सन्यास लाभला कर्मे करूनही ती सर्वच्या सर्व गळून पडणे ही वस्तू कशी आहे सूर्यासारखी आहे सूर्य रात्रंदिवस कर्म करून राहिला आहे रात्रीही तो कर्म करतोच त्याचा प्रकाश दुसऱ्या गोलार्धात काम करीत असतो परंतु एवढी कर्मे करीत असताही तो काहीच करीत नाही असेसुद्धा म्हणता येईल म्हणून तर चौथ्या अध्यायात भगवान म्हणतात मी हा योग प्रथम सूर्याला सांगितला आणि मग विचार करणारा मनन करणारा मनू सूर्यापासून हा योग शिकला 24 तास कर्म करीत राहूनही सूर्य लेशमात्रही कर्म करीत नाही खरोखर ही स्थिती अद्भूत आहे यात शंका नाही खंडवीस अकर्माची दुसरी बाजू संन्यास परंतु संन्यासाची ही फक्त एकतरा झाली तो कर्म करून करीत नाही अशी स्थिती जशी वर्णन केली तशी त्याची दुसरीही बाजू आहेच तो काही एक कर्म करीत नाही परंतु सर्व दुनियेला कर्म करावयाला लावतो ही त्याची दुसरी बाजू आहे त्याच्यामध्ये अपरंपार प्रेरक शक्ती आहे अकर्माची खुबी तर हीच अकर्मात अनंत कार्यास लागणारी शक्ती भरून राहिलेली असते वाफेचे असेच नसते का वाफ कोंडून ठेवली तर प्रचंड कार्य करते त्या कोंडलेल्या वाफेत अपरंपार शक्ती येते ती मोठमोठ्या आगगाड्या सहज लीलेने उडते। सूर्याचे असेच आहे तो लेशमात्र ही कर्म करीत नाही परंतु चोवीस तास सारखा कार्य करतो त्याला विचाराल तर तो म्हणेल मी काही करीत नाही रात्रंदिवस कर्म करून काही न करणे ही जशी सूर्याची एक तऱ्हा तशीच काही न करता रात्रंदिवस अनंतकर्मे करणे ही दुसरी तऱ्हा संन्यास या दोन तर्हांनी नटलेला आहे दोन्ही असामान्य आहेत एका तर्हेेत कर्म प्रगट दिसते व अकर्मावस्था गुप्त असते दुसऱ्या तर्हेेत अकर्मावस्था प्रगट दिसते पण अनंत कर्मे त्या योगे होत असतात या अवस्थेत अकर्मात कर्म खचून भरलेले असते व त्यामुळे प्रचंड कार्य होते ज्याची अशी अवस्था झाली त्याच्यात व आळशी मनुष्यात महद अंतर आहे आळशी मनुष्य थकेल कंटाळेल हा अकर्मी संन्यासी कर्मशक्ती कोंडून ठेवतो लेश मात्रही कर्म करीत नाही तो हातापायांनी इंद्रियांनी काही कर्म करीत नाही परंतु काही न करताना तो अनंत कर्मे करतो एखादा मनुष्य रागावतो आपल्या चुकीबद्दल रागावला तर आपण त्याच्याकडे जातो पण तो बोलणेच सोडून देतो त्याच्या न बोलण्याचा त्या कर्मत्यागाचा केवढा प्रचंड परिणाम होतो दुसरा एखादा तडातड -तरड़ बोलेल दोघेही रागावलेलेच परंतु एक मुका आहे व दुसरा बोलत आहे दोन्ही रागाच्याच तरहा न बोलणे ही सुद्धा रागावण्याचीच तरहा त्यानेही कार्य होत असते बापाने वा आईने मुलाशी बोलणे सोडले तर त्याचा परिणाम केवढा प्रचंड होतो ते बोलण्याचे कर्म टाकणे ते कर्म न करणे यामुळेच एवढे प्रचंड कर्म होते की तेवढा परिणाम प्रत्यक्ष कर्म केले असते तर त्याचाही होताना त्या अबोलण्याचा जो परिणाम झाला तो बोलण्याने होणे शक्य नाही ज्ञानीपुरुषाचे असेच आहे त्याचे अकर्म त्याचे स्वस्थ बसणे प्रचंड कर्म करीत असते प्रचंड सामर्थ्य उत्पन्न करते अकर्मी राहून तो इतके कर्म करतो हो की तितके क्रियेने प्रगटच होणार नाही अशी ही संन्यासाची दुसरी तऱ्हा आहे अशा संन्यासाचे सारे खटाटो सारे उद्योग एका आसनावर येऊन बसतात उद्योगाची धावं बैसली आसनी पडिले नारायणी मोटळे हे सकळ निश्चिंती झाली हा भरवसा नाही गर्भवासा येणे ऐसा आपुलिया सत्ते नाही आम्हा जिणे अभिमानतेणे नेला देवे तुका म्हणे चळे एकाची सत्ते आपुले मी पणे असे तुकाराम म्हणतात मी आता रिकामा आहे पोते होऊन पडलो आहे सर्व उद्योग समाप्त झाले तुकाराम रिते आहेत परंतु त्या रित्या पोत्यात प्रचंड प्रेरक शक्ती आहे सूर्य स्वत काही हाकारे करीत नाही परंतु तो दिसताच पाखरे उडू लागतात कोकरे नाचू लागतात गाई रानात सरावयास निघतात व्यापारी दुकाने उघडतात शेतकरी शेतात जातात जगातील नाना व्यवहार सुरू होतात सूर्य आहे मात्र तो असला म्हणजे पुरे अनंतकर्मे सुरू होतात या अकर्मावस्थेत अनंत कर्मांची प्रेरणा भरून राहिलेली असते सामर्थ्य खचून भरलेले असते अशी ही संन्यासाची दुसरी अद्भुत आहे। खंड एकवीस दोहांची तुलना शब्दापलीकडे पाचव्या अध्यायात संन्यासाच्या दोन तर्ची तुलना केलेली आहे एक चोवीस तास कर्म करूनही काहीच करीत नाही व दुसरा क्षणभरही कर्म न करून सर्व करतो एक बोलून न बोलण्याची तरहा तर दुसरी न बोलून बोलण्याची तरह अशा या दोन प्रकारांची येथे आता तुलना आहे या ज्या दोन दिव्य तऱ्हा त्यांचे अवलोकन करावे त्यांचा विचार करावा मनन करावे यात अपूर्व आनंद आहे हा विषयच अपूर्व व उदात्त आहे खरोखरच ही संन्यासाची कल्पना फारच पवित्र व भव्य आहे ज्याने हा विचार ही कल्पना प्रथम शोधून काढली त्याला किती धन्यवाद द्यावेत ही आहे उज्ज्वल कल्पना आजपर्यंत मानवी बुद्धीने मानवी विचाराने ज्या काही उंच अशा मारल्या त्यातील सर्वात उंच उडी ती या संन्यासापर्यंत गेली त्या पलीकडे अजून कोणी उडी मारली नाही उड्या मारणे चाललेच आहे परंतु विचाराची व अनुभवाची इतकी उंच उडी कोणी मारल्याचे मला माहीत नाही या दोन तरहांनी युक्त असलेल्या संन्यासाची कल्पना ही डोळ्यांसमोर आणण्यात आनंद अपूर्व आनंद आहे भाषेच्या व्यवहाराच्या जगात आले म्हणजे तो आनंद कमी होतो खाली पडल्यासारखे वाटते मी माझ्या मित्रांजवळ यासंबंधी नेहमी बोलतो आज कित्येक वर्षे या दिव्य विचाराचे मी मनन करीत आहे येथे भाषा अपुरी पडते शब्दांच्या कक्षेत हे येतच नाही न करून सारे केले व सारे करूनही लेश ही केले नाही केवढी उदात्त रसमय व काव्यमय कल्पनाही आणखी काव्य ते काय राहिले काव्य काव्य ते सारे या काव्यासमोर फिके आहे या कल्पनेत जो आनंद जो उत्साह जी स्फूर्ती व जी दिव्यता आहे ती कुठल्याही काव्यात नाही असा हा पाचवा अध्याय खूप उंचच उंच अशा भूमिकेवर बसविला आहे चौथ्या अध्यायापर्यंत विकर्म सांगून येथे खूप उंच भरारी मारली येथे अकर्मदशेच्या दोन प्रकारांची प्रत्यक्ष तुलनाच केली येथे भाषा लटपट्टे कर्मयोगी श्रेष्ठ की कर्मसन्यासी श्रेष्ठ कर्म, कर्म जास्त कोण करतो हे सांगणे शक्यच नाही सर्व करून काही न करणे आणि काही न करता सर्व करणे दोन्ही योगच परंतु तुलनेसाठी एकाला एक योग म्हटले व दुसऱ्याला संन्यास म्हटले खंड बावीस भूमितीचा आणि मीमांसकांचा दृष्टांत आता ह्यांची तुलना कशी करावयाची काहीतरी उदाहरणे देऊनच ती करावी लागेल उदाहरण देऊन सांगताना खाली पडल्यासारखे वाटते परंतु खाली आले पाहिजे खरोखर पाहिले तर पूर्ण कर्मसन्यास किंवा पूर्ण कर्मयोग या कल्पना अशा आहेत की त्या या देहात मावणार नाही त्या कल्पना हा देह फोडून टाकतील परंतु या कल्पनांच्या जवळजवळ गेलेल्या महापुरुषांची उदाहरणे घेऊन पुढे चालायचे उदाहरणे म्हटली की ती अपूर्णच असायची पण तीच पूर्ण आहेत असे घटकाभर समजायचे जसे भूमितीमध्ये म्हणतात ना की अ ब क हा त्रिकोण आहे असे समजा समजा का कारण या त्रिकोणातील रेखा यथार्थ रेखा नाहीत म्हणून रेखेची मुळची व्याख्याच अशी आहे की तिला लांबी आहे पण रुंदी नाही ही रुंदीशिवाय लांबी फळ्यावर काढायची कशी लांबी आली की रुंदी आलीच जी रेखा काढाल तिला थोडी तरी रुंदी राहणारच म्हणूनच भूमितीशास्त्रात रेखा मानल्याशिवाय चालतच नाही भक्तिशास्त्रात असेच नाही का तेथेही या लहानशा शालीग्रामाच्या पिंडित सर्व ब्रह्मांडाचा धनी आहे असे माना असे भक्त म्हणतो कोणी जर म्हणेल हे काय खूळ तर त्याला सांगा तुझे हे भूमितीचे काय खूळ आहे चांगली ठसठशीत जाड रेख दिसत आहे व म्हणे ही रुंदी शिवायची माना हे काय खूळ आहे सूक्ष्मदर्शकातून पाहिले तर अर्धा इंच रुंद दिसेल जसे तुम्ही तुमच्या भूमितीत मानता तसेच भक्तिशास्त्र म्हणते की माना या शालिग्रामात परमेश्वर माना परमेश्वर तर तुटत नाही फुटत नाही तुमचा शालिग्राम तर फुटेल घाव घालू असे जर कोणी म्हणेल तर ते विचाराचे ठरणार नाही भूमितीत मात्र माना चालते मग भक्तिशास्त्रात का चालू नये बिंदू म्हणे माना आणि फळ्यावर बिंदू काढतात बिंदू कससा ते एक चांगले वर्तुळच असते बिंदूची व्याख्या म्हणजे ती ब्रह्माचीच व्याख्या बिंदूला लांबी रुंदी जाडी काहीच नाही परंतु अशी त्याची व्याख्या करून फळ्यावर मात्र तो काढतात बिंदू तर केवळ अस्तित्वमात्र आहे त्रिपरिमाणित आहे सारांश खरा त्रिकोण खरा बिंदू हे व्याख्येतच आहे परंतु आपणास गृहीत धरावे लागतात भक्तिशास्त्रातही शालीग्रामात न फुटणारा सर्वव्यापी देव मानावा लागतो आपणही तसेच काल्पनिक दृष्टांत घेऊन त्यांची तुलना करावयाची मीमांसकांनी तर मोठी मौजच केली आहे देव कोठे आहे याची मीमांसा करताना त्यांनी मोठे सुंदर विवरण केले आहे वेदामध्ये इंद्र अग्नी वरुण वगैरे देवता आहेत या देवतांचा विमांसेत विचार चालला असता एक प्रश्न असा विचारण्यात येतो हा इंद्र कसा आहे याचे रूप काय तो कुठे राहतो मिमांसक उत्तर देतात इंद्र हा शब्द हेच इंद्राचे रूप इंद्र या शब्दातच तो राहतो ई व तिच्यावर अनुस्वार आणि पुढे द्र हे इंद्राचे स्वरूप त्याची तीच मूर्ती तेच प्रमाण वरुण देवता कशी तशीच प्रथम व मग रु मग ण व रू न हे वरुणाचे रू याप्रमाणेच अग्निवगैरे देवता या सर्व देवता अक्षर रूपधारी आहेत देव हे सारे अक्षर अक्षरमूर्ती आहेत या कल्पनेत या विचारात फार गोडी आहे देव ही कल्पना ही वस्तू आकारात न वावणारी आहे ती कल्पना दाखविण्यासाठी अक्षर एवढीच खूणपुरे ईश्वर कसा आहे तर आधी ई मग श्व मग र शेवटी ओमने तर कमालच केली, ओम हे एक अक्षर म्हणजेच ईश्वर ईश्वराला एक संज्ञाच करून दिली अशा संज्ञा निर्माण कराव्या लागतात मूर्तीमध्ये आकारामध्ये या विशाल कल्पना माऊच शकत नाही परंतु मनुष्याची इच्छा मोठी दांडगी तो या कल्पना मूर्तीत बसविण्याचा प्रयत्न करतोच खंड तेवीस संन्यासे आणि योगी एकच शुक्रजनकवत संन्यास व योग या अत्युच्च भराऱ्या आहेत पूर्ण सन्यास आणि पूर्ण योग या कल्पना या देहात मावणार नाही देहात ही ध्येये मावली नाही तरी विचारात ती मावतात पूर्ण योगी व पूर्ण संन्यासी व्याख्येतच राहणार ध्येयभूत व अप्राप्यच राहणार परंतु उदाहरण म्हणून त्या कल्पनांच्या जास्तीत जास्त जवळ गेलेल्या व्यक्ती घ्यावयाच्या आणि भूमितीप्रमाणे म्हणावयाचे की अमुक हा पूर्णयोगी व अमुक हा पूर्ण, पूर्ण संन्यासी समजा संन्यासाचे उदाहरण देताना शुक याज्ञ वल्क्यांची नावे घेतात जनक श्रीकृष्ण हे कर्मयोगी म्हणून भगवद्गीतेतच म्हटले आहे लोकमान्यांनी रहस्यात एक यादीच दिली आहे जनक श्रीकृष्ण वगैरे या मार्गाने गेले शुक याज्ञवल्क्य वगैरे या मार्गाने गेले परंतु थोडा विचार केला तर ही यादी ओल्या हाताने लिहिलेले पुसावे तशी पुसून टाकता येईल याज्ञवल्क्य संन्यासी होता जनक कर्मयोगी होता म्हणजे संन्यासी याज्ञवल्क्याचा कर्मयोगी जनक हा शिष्य होता परंतु त्याच जनकाचा शिष्य शुकदेव संन्यासी निघाला याज्ञवल्क्याचा जनक हा शिष्य व जनकाचा शुक हा शिष्य संन्यासी कर्मयोगी संन्यासी अशीही मालिका आहे म्हणजे योग व संन्यास एकाच परंपरेत आले शुकदेवांना व्यास म्हणाले शुका तू ज्ञानी आहेस परंतु गुरूचा शिक्का तुझ्यावर बसला नाही तू जनकाकडे जा शुकदेव निघाले जनक तिसऱ्या मजल्यावर दिवाणखाण्यात होते शुक वनात राहणारे ते नगर पाहात पाहत चालले जनकाने शुकदेवास विचारले का आला शुक म्हणाले ज्ञानासाठी कोणी पाठविले व्यासांनी कोठून आला आश्रमातून आश्रमातून येताना येथे बाजारात काय पाहिले जिकडे तिकडे एकच साखरेची मिठाई मांडून ठेवलेली दिसली आणखी काय चालते बोलते साखरेचे पुतळे पाहिले पुढे काय पाहिले येथे येताना साखरेचा टणक पायऱ्या लागल्या पुढे साखरेची चित्रे येथेही सर्वत्र पाहिली आता काय पाहतोस एक साखरेचा पुतळा दुसऱ्या साखरेच्या पुतळ्याशी बोलत आहे जनक म्हणाले जा तुम्हाला सर्व ज्ञान मिळाले आहे जनकाचा सहीचे प्रमाणपत्र पाहिजे होते ते मिळाले मुद्दा असा की कर्मयोगी जनकांनी संन्यासी शुकदेवांना शिष्य म्हणून पास केले शुक हे सन्यासी, पण प्रसंगाची मऊच पहा परीक्षिताला शाप मिळाला तू सात दिवसांनी मरशील परीक्षिताला मरावयाची तयारी करावयाची होती कसे मरावे हे शिकविणारा गुरु त्याला पाहिजे होता त्याने शुकदेवांची मागणी केली शुकदेव येऊन बसले व सारखे 24 तास सात दिवस म्हणजे 168 तास मांडी घालून भागवत सांगत बसले त्यांनी आपली मांडी मोडली नाही सारखे सांगत होते यात विशेष काय आहे विशेष हा की सात दिवस त्यांना राबवून घेण्यात आले तरी त्यांना काहीच वाटले नाही सतत कर्म करीत राहू राहूनही ते कर्म जणू करीतच नव्हते श्रम ही भावनाच तेथे नव्हती सारांश संन्यास व कर्मयोग भिन्न नाहीतच मुळी म्हणून भगवान सांगतात एकम सांख्यम चोगम च पश्यती सश्यती संन्यास व योग यांच्या ठिकाणी जो एकरूपता पाहिल तोच खरे रहस्य समजला एक न करून करतो व एक करून करीत नाही जो खरा थोर संन्यासी आहे ज्याची सदैव समाधी लागून राहिली आहे जो केवळ निर्विकार आहे असा संन्यासी पुरुष दहा दिवस आमच्यात येऊन राहू द्या केवढा प्रकाश देणारा स्फूर्ती देणारा तो होईल अनेक वर्षे कामाचे ढीक पाडून जे होणार नाही ते त्याच्या केवळ दर्शनाने अस्तित्वाने होईल फोटो पाहून जर मनात पावनता उत्पन्न होते मेलेल्या लोकांच्या चित्रांनी जर भक्ती प्रेम पवित्रता हृदयात उत्पन्न होतात तर जिवंत संन्यासी पाहिल्यावर केवढी प्रेरणा होईल संन्यासी व योगी दोघेही लोकसंग्रह करतात एके ठिकाणी कर्मत्याग बाहेरून दिसत असला तरी त्या कर्मत्यागात कर्म खचून भरलेले आहे त्यात अनंत स्फूर्ती भरली आहे ज्ञानी संन्यासी व ज्ञानी कर्मयोगी हे दोघे एकाच सिंहासनावर बसणारे आहेत संज्ञा निरनिराळ्या असल्या तरी अर्थ एकच एकाच तत्वाच्या या दोन तऱ्हा आहेत यंत्र जेव्हा वेगाने फिरत असते तेव्हा ते स्थिर आहे फिरत नाही असे दिसते जो संन्यासी असतो त्याचे असेच असते त्याच्या शांतीतून स्थिरतेतून अनंत शक्ती अपार प्रेरणा बाहेर पडत असते महावीर बुद्ध निवृत्तीनात या अशाच विभूती होत संन्याशाच्या सर्व उद्योगाची धाव जरी एका आसनावर स्थिर झाली असली तरी तो प्रचंड कर्म करतो सारांश योगी म्हणजे संन्यासी संन्यासी म्हणजे योगी दोहोत मुळीच फरक नाही शब्द शब्दनिराळे परंतु अर्थ एकच दगड म्हणजे धोंडा व धोंडा म्हणजे दगड हे जसे तसेच कर्मयोगी म्हणजे संन्यासी आणि संन्यासी म्हणजे कर्मयोगी खंड चोवीस विशेषची परी योग संन्यासाहून मानिला इतके जरी आहे तरी भगवंतानी एक टिंब वर देऊन ठेवलेच आहे संन्यासापेक्षा कर्मयोग श्रेष्ठ असे भगवान म्हणतात दोन्ही सारखेच व भगवान असे का म्हणतात ही काय गंमत आहे पुन्हा कर्मयोग श्रेष्ठ आहे असे जेव्हा भगवान म्हणतात तेव्हा ते साधकाच्या दृष्टीने म्हणतात मुळीच कर्म न करता सर्व कर्म करण्याची तरह सिद्धालाच शक्य आहे साधकाला नाही परंतु सर्व कर्मे करून काही न करणे या तऱ्हेचे थोडेतरी तरी अनुकरण करता येण्यासारखे आहे एक तऱ्हा साधकाला शक्य नाही फक्त सिद्धालाच शक्य आहे दुसरी साधकालाही थोडीफार शक्य आहे मुळीच कर्म न करता कसे करावयाचे हे साधकाला गुढच वाटेल त्याला ते समजणार नाही साधकाला कर्मयोग मार्गही आहे आणि मुक्कामही आहे परंतु संन्यास हा मुक्कामावरच आहे मार्गात नाही म्हणून संन्यासापेक्षा कर्मयोग साधकाच्या दृष्टीने श्रेष्ठ आहे याच न्यायाने भगवंतानी पुढे बाराव्या अध्यायात निर्गुणापेक्षा सगुण विशेष मानले आहे सगुणात सर्व इंद्रियांना काम आहे निर्गुणात तसे नाही निर्गुणात हात रद्दी पाय रद्दी डोळे रद्दी सर्व इंद्रिये कर्मशून्यच असतात साधकाला ते साधत नाही परंतु सगुणात तसे नाही डोळ्यांनी रूप पाहता येते कानांनी कीर्तन ऐकता येते हातांनी पूजा करता येते लोकांची सेवा करता येते पायांनी तीर्थयात्रा होते अशा रीतीने सर्व इंद्रियांना कामे देऊन ती ती त्यांच्याकडून करवीत हळूहळू त्यांना हरिमय करावयाचे हे सगुणात शक्य असते परंतु निर्गुणात सारे बंद जीभ बंद कान बंद हातपाय बंद हा सर्व बंदीचा प्रकार पाहून साधक घाबरावयाचा त्याच्या चित्तात निर्गुण ठसणार कसे तो स्वस्थ बसेल तर त्याच्या चित्तात भलतेसलते विचार खेळू लागतील इंद्रियांचा असा स्वभावच आहे की त्यांना करू नका असे सांगा म्हणजे ती हटकून करतील जाहिरातींचे असेच नसते का वरती लिहितात वाचू नका म्हणजे वाचक हटकून मनात म्हणतो हे काय वाचायचे नाही ते वाचू द्या आधी ते वाचू नका सांगणे वाचावे या उद्देशानेच असते मनुष्य नेमके ते काळजीपूर्वक वाचतो निर्गुणात भटकत राहील सगुण भक्तीत तसे नाही तेथे आरती आहे पूजा आहे सेवा आहे भूतदया आहे इंद्रियांना तेथे काम आहे या सर्व इंद्रियांना नीट काम लावून द्या व मनास सांगा जा वाटेल तेथे परंतु मग मन जाणार नाही तेथेच रमेल नकळत एकाग्र होईल परंतु ते मुद्दाम एके ठिकाणी बसवून ठेवू म्हणाल तर ते पळालेच निरनिराळ्या इंद्रियांना उत्तम सुंदर व्यवसाय लावून द्या व मग मनास खुशाल भटकावयास जा असे सांगा ते जाणार नाही त्याला जाण्याची सदर परवानगी दिलीत तर ते म्हणेल हे मी बसले गप्पबस असा हुकुम त्याला सोडा की ते म्हणेल मी उठून जाणार देहधारी मनुष्याला सुलभतेच्या दृष्टीने निर्गुणापेक्षा सगुण श्रेष्ठ कर्म करीत राहून ते उडवावयाचे ही युक्ती कर्म न करता कर्म करावयाचे यापेक्षा श्रेष्ठ आहे कारण त्यात सुलभता आहे कर्मयोगात प्रयत्न अभ्यास यांना जागा आहे सर्व इंद्रियांना वश करून घेऊन हळूहळू सर्व उद्योगातून मन काढून घ्यावयाचे याचा अभ्यास कर्मयोगात करता येईल ही युक्ती आज न साधली तरी साधण्यासारखी आहे कर्मयोग हा अनुकरण सुलभ आहे हा संन्यासापेक्षा त्याचा विशेष होय परंतु पूर्णावस्थेत कर्मयोग व संन्यास दोन्ही सारखेच पूर्ण संन्यास व पूर्ण कर्मयोग या दोन्ही एकच वस्तू आहेत नावे दोन दिसावयास भिन्न परंतु दोन्ही एकच आहे एका प्रकारात कर्माचे भूत बाहेर नसताना दिसते परंतु आज शांती आहे दुसऱ्या प्रकारात काही न करता त्रिभुवन हलविले जाण्याची शक्यता आहे जसे दिसावयाचे तसे नसावयाचे हे दोघांचे स्वरूप आहे पूर्ण कर्मयोग हा संन्यास तर पूर्ण संन्यास हा कर्मयोग आहे काही भेद नाही परंतु साधकाच्या दृष्टीने कर्मयोग सुलभ पूर्णावस्थेत दोन्ही एकच ज्ञानदेवांकडे चांगदेवांनी एक पत्र पाठविले कोऱ्या कागदाचेच ते होते चांगदेवांपेक्षा ज्ञानदेव वयाने लहान होते चिरंजीव असे लिहावे तर ज्ञानदेव ज्ञानाने श्रेष्ठ होते तीर्थस्वरूप लिहावे तर वयाने लहान होते मायना काय लिहावयाचा हे ठरे ना म्हणून चांगदेवांनी कोराच कागद पाठविला तो कागद निवृत्तीनाथांच्या हातात प्रथम पडला त्यांनी तो कोरा कागद वाचला व ज्ञानदेवांच्या हाती दिला ज्ञानदेवांनी वाचला व वा मुक्ताबाईस दिला मुक्ताबाईने वाचला व वा म्हणाली सांग्या एवढा मोठा झाला तरी अजून कोराच निवृत्तीनाथांनी निराळाच अर्थ वाचला होता ते म्हणाले चांगदेव कोरा आहे शुद्ध आहे निर्मळ आहे उपदेश देण्यास योग्य आहे असे म्हणून ज्ञानदेवांस उत्तर देण्यास सांगितले ज्ञानदेवांनी पासष्ट ओयांचे पत्र पाठविले त्याला चांगदेव पासष्टी म्हणतात अशी या पत्राची मौजेची हकीकत आहे लिहिलेले वाचणे सोपे आहे परंतु न लिहिलेले वाचणे कठिन आहे त्यातील वाचणे संपतच नाही त्याप्रमाणे सन्यासी, रिकामा कोरा दिसला तरी अपरंपार कर्म त्याच्यात भरलेले आहे संन्यास व कर्मयोग पूर्णरूपात दोहोंची किंमत सारखीच परंतु कर्मयोगाला शिवाय वर्ती व्यावहारिक किंमत आहे एखादी नोट असते तिची पाच रुपये किंमत पाच रुपयांचे नाणेही असते जोपर्यंत सरकार स्थिर आहे तोपर्यंत दोहोंची किंमत सारखीच परंतु सरकार जर बदलले तर त्या नोटेला व्यवहारात पैची किंमत नाही सोन्याच्या नाण्याची किंमत अर्थातच काहीतरी येईल कारण ते सोने आहे पूर्णावस्थेत कर्मत्याग व कर्मयोग अगदी सारख्या किंमतीचे कारण ज्ञान दोहो बाजूस आहे ज्ञानाची किंमत अनंत आहे अनंततेत काही मिळवा किंमत अनंत राहते गणितशास्त्रातील हा सिद्धांत आहे कर्मत्याग व कर्मयोग परिपूर्ण ज्ञानात मिळवल्यावर दोहोंची किंमत सारखीच होते परंतु ज्ञान जर दोहोंकडचे काढून घेतले तर मात्र मग मा कर्मत्यागापेक्षा कर्मयोग हा साधकाच्या दृष्टीने श्रेष्ठ ठरेल भरीव सोलीव ज्ञान दोहो बाजूस घातले तर किंमत एकच मुक्कामावर ज्ञान अधिक कर्म बरोबर कर्मभाव परंतु ज्ञान दोहोंकडून वजा करा मग कर्माच्या अभावापेक्षा कर्म हे साधकाच्या दृष्टीने श्रेष्ठ ठरेल साधकाला न करून करणे हे समजतच नाही करून न करणे हे त्याला समजेल कर्मयोग हा मार्गावरही आहे आणि मुक्कामावरही आहे परंतु संन्यास फक्त मुक्कामावरच आहे मार्गात नाही शास्त्राच्या भाषेत हेच मांडावयाचे झाले तर कर्मयोग साधनही आहे व निष्ठाही आहे परंतु संन्यास निष्ठाच आहे निष्ठा म्हणजे अंतिम अवस्था रविवार 20 मार्च एकोशे बत्तीस